श्रीराम समर्थ पंचिका सावरण श्रीराम समा साम्य प्रकार पदा सूचित होना प्रत्येक देहा मध्य व्यापन राचित होना परमां या दोहो मध्य अहत्मा ऐक्य निर्माण करते जर्य नहीं तो भिन्नपणा जाू शकद प्रतिपादन के लिए अंतर पड़ा भीति आते अुति ने निर्धारपूर्वक संगित अंतर पड़ते की ध्येय आणि ध्याता असा भेद ठेवून ध्यान केले जाते उपासक हा ध्याता होतो आणि त्याचे ध्येय म्हणजे ब्रह्मा असते हा भेद जरी त्रिपुटीचा असला तरी तो साध्य आणि साधक ज्ञेय आणि ज्ञाता या दोघांतच खरा असतो आणि या त्रिपुटीचा तिसरा घटक जे साधन अथवा ज्ञान यांच्यामुळे तो निर्माण होतो आता या प्रकाराने मी ब्रह्म आहे या अनुभवातील सुख कर्तुत म्हणजे जो करता आहे त्याला केंद्र करून असते या सुखानुभवात जोपर्यंत अनुसंधान असते तेवढ्या वेळापुरतेच समाधान टिकते ते अनुसंधान सुटले की समाधानही खंडित होते आणि आपले काहीतरी हरवले अशी साधकाला सुटपुट लागते अशा तऱ्हेने ज्या ज्ञानाला समाधी आणि व्युत्थान म्हणजे समाधीतून परत व्यवहारात येण्याची अवस्था अशा दोन अवस्था असतात त्याला शुद्ध ज्ञान म्हणू नये विचाराने ज्या ज्ञानाचा कधी भंग होत नाही ते ज्ञान वस्तुतंत्र ज्ञान होय ब्रह्मसुखाला केंद्र करणारे ध्येय परब्रह्मरूप असलेले ज्ञान अंतःकरण आणि मन यांचा लोप करून जेव्हा साधक स्वतःशीच अभिन्न होतो त्यावेळी ब्रह्मत बाजूलाच राहते मग ते नसेल तर समाधान कसे मिळेल स्वतःला विसरल्यानंतरच ब्रह्मप्राप्तीचे खरे महत्व म्हणजे शिराणी असते आपणच ब्रह्म आहोत या अनुभवातला तो म्हणजे वस्तुतंत्र समाधीचा अनुभव घेणारा साधक मुक्तो ब्रह्म आणि आत्मा यांच्यामधील भेदाचे निरसन होताच साधक अखंड ऐक्य रस प्राप्त करतो मग तोच त्रिपुटीर समाधान प्राप्त करतो आता हे ऐक्य कसे होते ब्रह्म म्हणता क्षणीच ते दृष्टीआड असल्याचे जाणवते त्यामुळे आत्म्याला ब्रह्मापेक्षा आपोआप निराळेपणा येतो ब्रह्माचे परोक्षत्व आत्म्याचे अब्रह्मत्व आसे मुले, आने हो, यात दृष्टि आत्म्याण प्रत्येक अशा मन मे उपाधि मुते आत्म्याे निपण अगोदरपूर्वी है ब्रह्मा की सच्चिदानंद ही लक्षणे आत्म्याची ही लक्षणे असल्यासारखे सिद्ध होते त्यामुळे हाच आत्मा आहे असा निश्चय या आत्मा यांच्या त्रिविध प्रतीनुसार स्पष्ट केला व आत्म्याच्या अब्रमत्वाचे निरसन केले आता मायेमुळे ब्रह्माच्या ठिकाणी परोक्षत्व आले आहे ते घालवून ब्रह्माला साक्षात अनुभव घेण्याच्या पातळीवर आणणे हे कार्य करायचे आहे ते कसे करायचे ते उपोदघात रूपाने सांगतो ते सावधानपूर्वक ऐका एक चैतन्य उपाधीमुळे ब्रह्म कूटस्थ ही दोन मूलतत्वे आणि जीव ईश्वर ही दोन आभास अशा चार प्रकारचे झाले ते त्या, -त्या उपाधीने लिप्त झाले वस्तू एकच असून देखील उपाधीमुळे ती चार प्रकारची झाली त्याला दृष्टांत द्यायचाच झाला तर ते आकाशासारखे झाले असे म्हणता येईल एकाच आकाशाचे उपाधीमुळे चार विभाग झाल्यासारखे दिसते त्यातील घटाकाश आणि मठाकाश हे निरुपाधिक म्हणजे उपाधी विरहित आहेत जलाकाश म्हणजे घटातील पाण्यामध्ये पडलेले आकाशाचे प्रतिबिंब मेघाकाशे मेघा पड़लेले आकाशाचे प्रतिबिंब हे दो आकाशा चारेवरी पोगली तिचात आकाश व्यापले घटाकाश अव है त्या नावा मूल मुल आकाशा स्वरूप होते नहीं निर्विकार घटामध्ये उष्ण थंड घट्ट ओले असे जे पदार्थ साठवले जातात त्या पदार्थापासून घटाकाश अलिप्त असते त्याप्रमाणे राहिलेले निर्विकार चैतन्य हे स्वतः केवळ साक्षी रुपाने राहते आणि अन्य पदार्थांना प्रकाशित करते देहामध्ये जे जे कर्म निर्माण होते न्यायाला धरून अथवा न्यायाला सोडून असे जे काही घडते ते सर्व लिंगाध्यासाने म्हणजे वासना तादात्म्याने जीवाने केलेले असते कुटस्थ त्यापासून अलिप्त असते गटामध्ये पाणी घातल्यानंतर त्यामध्ये नक्षत्रासहित आकाशाचे प्रतिबिंब पडते तेच जलाकाश होय ते आकाश गटामध्ये पाणी असेल तोपर्यंतच दिसते ते पाणी नाहीसे झाले की जलाकाशही त्याबरोबर आपोआप नाहीसे होते पण घटाकाश मात्र पाण्या वाचून देखील जसेच्या तसेच असते त्याप्रमाणे बुद्धीत चैतन्याचे जे प्रतिबिंब पडते त्याला जीव असे म्हणतात बुद्धी नसेल तेव्हा ते नाहीसे होते म्हणून त्याला मिथ्या म्हणतात कूटस्थ मात्र सर्व उपस्थित असतो घटाकाश जसे व्यापक आणि निर्विकार असते त्याप्रमाणे कूटस्थ अविनाशी आणि निर्विकार असतो आकाशात मेघ निर्माण होतात त्यात पाणी साठवले जाते ते पावसाच्या धारांमुळे आपल्या अनुभवाचे आहे ते पाणी कसे साठवले असे विचारशील तर पावसाच्या धारा पडतात त्यावेळी ते प्रत्यास येते जेथे पाणी असेल तेथे प्रतिबिंब पडतेच ते प्रतिबिंब पाण्याच्या विस्तारा असते मेघामध्ये प्रतिबिबित झालेले आकाश त्या घटातील पाण्याच्या प्रमाणानुसार असते आकाशाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते त्याला मेघाकाश म्हणून जाणून घ्यावे केवळ पाण्याच्या उपाधीमुळे त्याचे आभासवरूप खोटे प्रतिबिंब भासते ती पाण्याची उपाधी नाहीशी होताच त्या प्रतिबिंबाचा नाश होतो हे सांगण्याची गरज नाही त्याप्रमाणे ब्रम्हूप आकाशामध्ये मायारूप मेघ येतात जगतरूपी जलाचा ओघ त्यामध्ये साठवलेला असतो त्यामध्ये चैतन्याचे जे प्रतिबिंब पडते त्यालाच ईशैतन्य अथवा ईश्वर असे म्हणतात जोपर्यंत मायेची उपाधी असते तोपर्यंत त्या ईश्वरूप आभासाचे अस्तित्व असते अंतःकरणाची स्थिती देखील दीर्घकाळ नसते बुद्धी नसेल तर तो जीव ही हरवन जो मेरा अभावी होतो, माया आणि अविद्या यांची अनुक्रमे ईश्वर व जीव ही अपत्य होत, जीव व ईश्वर दोगे ही मिथ्यामें जलाकाश और मेघाकाश हि दो मिथ्यात्वा सारखी हो प्रकार हो जल अथवा मेघ या उपाधी वाचून महाकाश मात्र नेहमी उपलब्ध असते त्याप्रमाणे ब्रह्म हे शाश्वत असते त्याला माया उपाधीची अपेक्षा नसते ब्रह्म परिपूर्ण आहे तेच पिंडामध्ये म्हणजे शरीरामध्ये व्यापून राहिलेले आहे तोच कुटस्थ हा घटाशाप्रमाणे घटाकाशाप्रमाणे संपूर्ण आणि निर्विकारी असतो जीव आणि ईश्वर असत्य असता कुटस्थच तेवढा सत्य आहे असे कसे म्हणता येईल त्याचे उत्तर असे की जेवढे म्हणून उपाधीमुळे अस्तित्वात येते तेवढे सर्व नाशवंत असते उपाधी निरपेक्ष स्वतंत्रपणे असते ते नाशवंत नाही कूटस्थ हा उपाधिरहित असतो देह मात्र उपाधी कल्पित असतो देह नष्ट झाल्यावर कुटस्थ परब्रह्मात विलीन होतो खरे पाहता एरवी ही तो परब्रम्हच असतो घट फुटून गेल्यानंतर घटाकाश आकाशात मिळून जाते ही बोलण्याची पद्धत झाली कुटस्थाची अविनाशिता स्वाभाविक आहे ती कृत्रिम नाही यावर शंका अशी काढली काढता येते की जीवेश मिथ्या आहेत तेव्हा त्याच्यातील भेदही मिथ्याच मानला पाहिजे आणि कुटस्थ आणि ब्रह्म हे सत्य आहेत त्यांचा भेदही सत्यच मानला पाहिजे तर आता हे नीट समजून घे की तू भेद सत्य मानतो आहेस आता सर्वव्यापक आकाश सर्व प्रकारच्या पोकळीला व्यापून असते मग त्याने घटातील पोकळी व्यापल्यामुळे कोणता भेद निर्माण होणार आहे घटातील पोकळीला व्यापल्यामुळे त्याला घटाकार प्राप्त होतो त्यामुळे त्याला घटाकाश असे नाव प्राप्त होते त्याप्रमाणे पिंडात व्यापून राहिलेल्या ब्रह्मालाही कुटस्थ हे नाव प्राप्त होते हा भेद फक्त नावाचा आहे वस्तुरुपाच्या बाबतीत ते दोन्ही एकच आहेत अभिन्न आहेत प्रत्येकात्मा म्हणजेच कुटस्थ हा सच्चिदानंद अविनाशी परब्रम्ह होय अहम प्रत्ययाचा आधार जो घेतो तो तोच साक्षीरूप चिद्घन परब्रह्म आहे हा अनुभव प्रत्यक्षात जेव्हा येतो तेच खरे ज्ञान होय ज्ञा त्याच ज्ञानामुळे जीव पवित्र होऊन जातो यावर शंका अशी की प्रत्येकात्मा किंवा कूटस्थ हा देहव्याप्त असल्यामुळे सोपाधिक म्हणजे उपाधियुक्त आहे त्यामुळे त्याला अपरोक्ष प्रत्यक्ष ज्ञान होते असे म्हणणे ठीक आहे पण निरुपाधी म्हणजे उपाधी नसलेले असे परब्रह्म अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाचा विषय झाले असे कसे म्हणता येईल तू येथे चूक करत आहेस आत्मा किंवा प्रत्येकात्मा अथवा कूट असत याला तू उपाधीग्रस्त ठरवतोस ती उपाधी कोणती ते सांग बरे ती उपाधी अंतःकरणाची आहे असे म्हणशील तर त्याच न्यायाने परब्रह्माला ग्रस्त उपाधी ग्रस्त ठरवता येईल आत्मा अंतकरण सहित आहे ही जशी आत्म्याची उपाधी मानतोस तशी अंतकरण रित असणे ही ब्रह्माची उपाधी मानता येईल सोने आणि लोखंड ह्यात भेद आहे हे खरे पण साखळीच्या रूपाने बांधून टाकण्याच्या बाबतीत दोन्ही सारखीच अंतकरणाची उपाधी स्वीकारली तर आत्मा प्रत्यक्ष कसा होईल वृत्तीच्या सहाय्याने त्याला जाणू गेल्यास तो दृष्टीहाड होईल म्हणजे परोक्ष होईल वृत्तीचा त्याग केला तर आत्माच आत्म्याच्या आत्मरूपानेच अनुभवास येतो अशा त्या अनुभवाला महानुभाव ज्ञाते अपरोक्ष अथवा प्रत्यक्ष अनुभव म्हणतात तसेच ब्रह्माच्या बाबतीत का घडणार नाही तेथे प्रत्यक्ष आणि अपरोक्ष ज्ञानाला कोणती अडचण येणार आहे दोन्ही प्रसंगी वृत्तीरहित होणे आवश्यकच आहे त्यालाच ब्रह्मात्मा प्रतीती म्हणजे आत्मा आणि ब्रह्म एकच आहे या हा साक्षात्कार असे म्हणतात अशा प्रकारे हा आत्मा ब्रह्म आहे तो सर्वश्रेष्ठ असून श्रुतीसिद्ध आहे या दोहोतील ब्रह्मावर आधारलेला भेद काढून टाकताच त्या दोहोचे ऐक्य आपोआपच होते इतिमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे ब्रह्मात्मैक्य लक्षण प्रकार प्रथम समासा श्रीराम समर्थ